अध्याय पाचवा दुर्वासांची दुःख निवृत्ती श्री शुक म्हणतात भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीशाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले दुर्वासांचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरिशाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली अंबरीश म्हणाला हे सुदर्शना तू अग्नी भगवान सूर्य नक्षत्र मंडळाचा अधिपती चंद्र आहेस जल पृथ्वी आकाश वायू पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रिय सुद्धा तूच आहेस भगवंतांना प्रिय एक हजार दात असणाऱ्या ही सुदर्शना मी तुला नमस्कार करतो सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा तू या ब्राह्मणाचे रक्षण कर तूच धर्म मधुर आणि सत्यवाणी सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञ सुद्धा आहेस तू सर्व लोक पर्म रक्षक तथा सर्वलोक स्वरूप सुधा हैस परम पुरुष जे श्रेष्ठ तेज तू है तू सर्वधर्मांधी मरिया करता आचरण कर आसुरै भस्म करना आग् आस तू तीन लोक विशुद्ध तेजोमय मनोवेगाखा गतिमान अद्भुत कर्मी करना है तुला नमस्कार तु स्तुति करते हे वेदवाणीच्या अधिश्वरा तुझा धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते लहान मोठे असे है सर्व कार्य तुझे है। हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे हे अजिंक्य सुदर्शन चक्र ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात तेव्हा तू दैत्य दानवांच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांच्या भुजा पोट जांघा पाय मान इत्यादी अवयव कापी अत्यंत शोधवत दिसतोस हे विश्वरक्षका सर्वांचे प्रहार सहन करणाऱ्या तुला गदाधारी भगवंतांनी दुष्पनाच्या नाशासाठीच नेमलेले आहे तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल मी जर काही दान केले असेल यज्ञ केला कि असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांनाच आपले दैवत समजत असतील तर दुर्वासांचा त्रास नाहीसा हो सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आत्म्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर होुक म्हणतात दुर्वासांच्या सगळ्या बाजूनी दाह करणाऱ्या भगवंतांच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले तेव्हा ते त्या ते राजाला उत्तम करू लागले दुर्वास म्हणाले आज मी भगवंतांच्या भक्तांचे महत्व पाहिले राजन मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभकामनाच करीत आहेस ज्यांनी भगव... भक्त बत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमनांना घट्ट मिठी मारलेली आहे त्या साधू पुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे ज्यांच्या नामाचा केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो त्या भगवंतांच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते महाराज आपले हृदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले तर आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राणांचे रक्षण केले राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होता आता त्याने दुर्वासांचे चरण धरून आणि त्यांना प्रसन्न करवून भोजन घातले राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास्त तृप्त झाले आणि राजाला आदराने म्हणाले राजन आता आपणही भोजन करावी भगवंतांचे भक्त असणाऱ्या आपले दर्शन स्पर्श संवाद आणि मनाला भगवंतांकडे प्रवृत्त करणाऱ्या आतिथ्याने मी प्रसन्न आणि उपकृत झालेलो आहे स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करती। ही पृथ्वीसुद्धा आपल्या परमपुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील श्री शुक म्हणतात दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राजाच्या गुरांची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या ब्रम्हलोकाकडे आकाशमार्गाने गेले दुर्वास परत येईपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला इतके दिवसपर्यंत राजा त्यांच्या दर्शनाची इच्छा धरून फक्त पाणी पिऊनच राहिला जेव्हा दुर्वास निघून गेले तेव्हा त्यांनी भोजन करून उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले आणि आपल्यामुळे दुर्वासना दुःख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊ नये त्यांनी तो भगवंताचाच महिमा मानला अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा परब्रम्ह परमात्मा श्री भगवंतांविषयी भक्ती वाढवित होता त्यामुळे त्याला ब्रम्होकापर्यंतचे सर्व भोग नरका नरकान वाटत होते त्यानंतर अंबरीशाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपविला आणि तो स्वतः वनात निघून गेला तिथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतांमध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरूप संसारातून तो मुक्त झाला महाराज अंबरीशाचे हे परमपवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो तो भगवंता भक्त हो तो अध्याय पांचवा समाप्त